श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय पंधरावा मधुनी दया हो हरिण अयोध्या अघात भयंकर असा संसार रूपी सागर करमी ऋषि ने रामकथारूपी सुंदर नौका तैयार भावरूपी व्याने हि नौका लोटली जे पुण्यवा लोक यौक बसत रामनामाच्या गजराने व गुरुकृपेने ही नौका भवसागर पार करून यात्रिकांना मोक्षाच्या मुक्कामावर नेते आपणही या रामकथारुपी नौकेने सागर पार करू त्रिशीर खर दूषण आणि चौदा सहस्र राक्षसांचे रामाने बळी घेतल्याचे शुरफणखेकडून रावणाला कळले ते ऐकून रावणाला काळजी वाटू लागली तो थेट आपला मामा मारीच याच्याकडे गेला आणि सांगू लागला राम लक्ष्मण सीता पंचवटीत आल्या आहेत त्यांनी खर दूषण त्रिशीर या बलाढ्य राक्षसांसहित चौदा सहस्त्र राक्षसांचा नाश केला आहे शृफण केला केले ह्याना आता लहान म्हणून सोडून देणे ठीक नाही कोणत्या क्षणी आपले प्राण घेतील काही सांगत नाही तेव्हा मी सांगतो ते तू आईच तू हरणाचं रूप घेऊन पंचवटीत जा रामाला फसवून त्याच्या परणकुटीपासून दूर ने मी मग सीतेला पळवून आणे पण मारीच आपल्या विचारात गरत सुबाहुला मारलेल्या बाणाच्या पिसाऱ्याने मी चारशे मैल समुद्रात फेकलो गेलो त्याचा एक एक पराक्रम आठवून मारीच बेशुद्ध पडला रावणाने त्याला सावध केलंय तेव्हा मारीच रावणाला उपदेश करू लागला तू रामाचा द्वेष करू नकोस त्याची कृपा झाली तर तुझ्या सुखाला तोटा नाही गिता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य तुझ्या अंगावर पडले तेव्हा तुला रामाने वाचवले ना तुझ्यावर उपकार करणाऱ्यावरच तू शस्त्रपार करणार का तुझे आराध्य दैवत शंकर हाही राम नाम घेतो त्याची पत्नी तू पळवून आणायची म्हणतोस काय हा अविचार मारी मारिचाच्या या बोलण्याचा रावणावर काहीच परिणाम झाला नाही मारिचाच्या पांडित्याने रावण अधिकच रागावला तो म्हणाला माझ्या पराक्रमापुढे राम म्हणजे क्षुद्र माणूस मी देवाना बंचित घातले आता तू त्याची माझ्यासमोर जास्त तृष्टी करशील तर तुलाच ठार तु तु तु तु तु मारेल असे म्हणून त्याने मारिचाला मारण्यासाठी शस्त्र उपसले मारिच मनातून म्हणू लागला या दुष्टाच्या दुर्जनाच्या हातून मरण्यापेक्षा रामाकडून मरण आलेले बडे हा निश्चय करून तो रावणाला म्हणाला आता लवकरच पंचवटीत चढ दोघे रथातून एका क्षणात पंचवटीत आले मारीचाने सुंदर हरणाचे रूप घेतले मारीच मनातल्या मनात रामनामाचा जप करीत होता रामदर्शन होताच तो स्वतःला धन्य म्हणू लागला रावण साधूचे रूप घेऊन लपून बसला होता तो सोनेरे मृग क्षणोक्षणी मागे राम रामदर्शन घेत होता त्या सुवर्ण मृगाला पाहतात सीता रामाला म्हणाली नाथ आतापर्यंत असा मृग मी कधीच पाहिला नाही अयोध्येत जाताना या मृगाच्या काचड्याची मी कंचुकी घाली की सीतेची इच्छा पुरवण्यासाठी रामाने धनुष्यबाण घेतले व लक्ष्मणाला सांगितले सीतेचा सांभाळा राक्षस काही विघ्ने निर्माण करते लक्ष्मण जानकीच्या रक्षणात आश्रमाच्या दारातच बसला हरिण धावू लागले ते नदीच्या पूर्व मार्गाने धावत होते वळून वळून ते रामाकडे पाहत होते रामाने त्याच्या वरमी बाण मारला तसे ते हरून हरिण मूळ राक्षसरूपात कोसळले रामाच्या बाणाने राक्षसाला ठार मारले पर्णकुटीत लक्ष्मण सीतेचे रक्षण करत होता ते पाहून मारीच्याने रामासारखा का आवाज काढून म्हटले हाय लक्ष्मणा धाव धाव तो रामाचा आवाज ऐकून सीता अतिशय घाबरून लक्ष्मणाला म्हणाली आर्य पुत्रावर काहीतरी संकट आलेले दिसते ते, ते तुम्हाला किती दिनवाणीने हाका मारित आहेत तेव्हा लक्ष्मण म्हणाला वहिनी हे राक्षसांचेच कार्यस्थान दिसते रामावर कधीही संकट येणार नाही ना। रामाच्या बाहूबलाची आज शंका का आली लक्ष्मणाचे बोलणे ऐकतात सीता लक्ष्मणावर अतिशय रागावली लक्ष्मणाला ती अतिशय दुरुत्तरे करू लागली माझी इच्छा धरून तू रामाचे मरण इच्छित होता किती झाले तरी तुम्ही सावत्र भाऊ रामाला मारण्यासाठीच काही काहीने तोलावनात पाठवले असेल रामाचे बरे वेट झाले तर जीव मी जीव देईन रघुवीरांसमोर मला जानकी जगन्माता म्हणता मग आता त्याच्या रक्षणाला जात नाही लक्ष्मण म्हणाला मी निष्कपटने निष्कपटतेने म्हणतो की माझ्या रघुवीराचा विजय नेहमीच असो मी तुझे बालक आहे आणि तू माझी माता आहे या वचनाला पृथ्वी आप तेज वायू व आकाश साक्षीदार आहे या तुझ्या भयंकर वागणुकीमुळे तुला संकटात पडावे लागेल लक्ष्मणाने धनुष्याच्या टोकाने झोपडीसमोर एक रेग ओढली मग तो सीतेला म्हणाला तुला रामाची शपथ आहे आता ही रेषा तू ओलांडू नकोस जोपर्यंत ही रेषा तू ओलांडणार नाही तोपर्यंत तुझ्यावर कोणतेही संकट येणार नाही मोठ्या नाकुशीने लक्ष्मण रामाचा शोध घेत घेत मनात निघाला तो मनात विचार करू लागला प्रभू रामरायाचे दर्शन होतात त्यांच्या पायापाशी आपला प्राण त्याग करावा शोध घेता घेता लक्ष्मणाला राम एका झाडाखाली बसलेला दिसला लक्ष्मणाचे तोंड रडवेले झाले होते त्याने धावत जाऊन राम चरणी मिठी गाठली रामाने विचारले लक्ष्मणा सीतेला एकटे सोडून का आला लक्ष्मणाने रामाला सांगितले सीता माला कठोरते बोलते नहीं मजा सर्वंगा आग होती तुम्हारा पाई मी मे प्राण देते राषमणाला उठन अपने चाची से धरले मगे आश्रमाक नि साधू नचतो केवल रावण रावणा ने संयासा रूप घो सीते परणकुटीज आ रेषे बाहर उभा तो ओलांडू शक ना त्याने सीतेची मनात इच्छा धरल्यामुळे त्याच्या हातात झोळी आली सीतेकडे पाहून त्याच्या मनात आले सीतेसारखी स्त्री स्त्री सापडणार नाही हातात झोळी होती वेश साधूचा होता डोळ्यात कपट होते मनात वाईट विचार होता सीतेला त्याने विचारले या वनात तू कोण आहे तुझ्याबरोबर कोण आहे सीता म्हणाली मी जनकाची कन्या अयोध्येचा राजा दशरथ याची सून असून प्रभू रामचंद्रांची मी पत्नी आहे त्यांनी शिवधनुष्याचा भंग केला मी त्यांना वरीले आहे वडिलांचे वचन पळण्यासाठी राम वनात आले आहे त्यांनी त्रिशीर खर भूषण त्राटिका वगैरे अनेक राक्षसांना ठार मारले आता रावण व कुंभकर्ण यांना मारून देव बंदीतून सोडून मग आम्ही अयोध्येत जाणार आहोत राम व त्याचे बंधू लक्ष्मण वनात गेले आहेत येतीलच आता आपण थोडा वेळ बसावे तू मला बसायला सांगतेस पण हे वन राक्षसांचे आहे तू मला आत नेले आणि खाऊन टाकलेस तू सुद्धा कदाचित एखादी राक्षसी असते सीता म्हणाली साधू मारा अशी भंती शंका घेऊ आम्ही अतिथींचे स्वागत करतो सीता रेषेच्या बाहेर येण्याचे चिन्ह दिसेना मग त्याने एकदम मूर्छा आल्याचे सोंग केले व्याकुळ होऊन तो म्हणाला माझा जीव कासावीस होतो माझ्या तोंडात काही फळ पाणी घाल सीता अत्यंत घाबरली मग सीतेने उजवे अंगठ मधु योग ने अग्नि केला के स्वतः मूल रूप मिसले तिने छाया रूपाने रेषे बाहर प्रवेश रेशे बाहर हाथ काडु सीता फल देव लगली एवडस रावणा ने तिचा हाथ धरु तिना रेशे बाहर ओढ़ले मूल रूप धारण के रावण संगू लगला सर्व देवान बंदित घना मीच तो रावण है आता तू माला तुझा पति समझ हा त्रिभुवना राजा तुझ्या प्रेमाची भीक मागतो आहे सीतेने रेषा ओलांडली होती ती अत्यंत घाबरली होती तिला रावणाचा भयंकर संताप आला ती म्हणू लागली अरे कपटी राक्षसा माझी प्राप्ती मिळवी म्हणून तू असा डाव केलास का तुझ्या या कृत्याने तू तुझे मरणच ओढवून घेत आहे सीतेचे या बोलण्याकडे रावणाने दुर्लक्ष केले तिला उतळून रथात घातले आणि रथ भरधाव लंकेच्या दिशेने निघाला सीता खूप आक्रोश करू लागली बाजूच्या आश्रमातील लोकांनी हा प्रकार पाहिला ते अत्यंत घाबरले आणि पळून गेले सीतेच्या ओरडणाने दाही दिशा दुमदुम गेला, पण कोणीही सीतेच्या मतीला आले नाही वृक्ष अश्रू ढाळू लागले वारा सोसाट्याचा झाला पृथ्वीचा थरकास झाला नद्यांचे प्रवाह बदलले आकाशाला भीती वाटू लागली पण तिला कोणीच मदत केली नाही ती हे रामा हे लक्ष्मणा धावा धावा असा राम लक्ष्मणाचा धावा करू लागली लक्ष्मणाला टाकून बोलल्याबद्दल तिला पश्चाताप फाटू लागला आकाशमार्गाने रावणाचा रथ निघाला तो रथ जटायू या प्रचंड दृद पक्षाने पाहिला प्रचंड झेप घेऊन त्याने रावणावर हल्ला केला रावणाला त्याने आव्हान दिले तिचा रथात खाली मान घालून रडत होती रावणाने मारलेले बाण जटायू आपल्या चोचीने तोडून टाकत होता त्याने रावणाचा रथ पंखाच्या फटकाने मोडून टाकला रावणाला घायळ केली त्याची दाहीलडोकीत रक्त बंबाळ केली शेवटी रावण जटायूला म्हणाला रामाची शपथ घेऊन तू तुझे मरण कशात आहे ते मला सांग मी माझे मरण कशात आहे ते तुला सांगतो जटायू म्हणाला माझे प्राण पंखात आहे रावण म्हणाला माझ्या पायाचा अंगठा फोडला तर मी जिवंत राहणार नाही जटायूने धाडकन अंगठाची झेप घेतली रावणाने तलवारीने त्याचे दोन्ही पंख तोडले रावणाचा अंगठा फोडला तरी त्याला काहीच झाले नाही पण जटायू मात्र कासाळीस होऊन एका बाजूला पडला होता तो रामाला सगळी हकीकत सांगण्यासाठी प्राण कंठात आणून बसला होता रावणाने मायाशक्तीने नवीन रथ तयार केला तो आकाशमार्गाने सीतेला लंकेत घेऊन गेला सीतेला जटायूची आठवण येऊन सारखे हुडके येऊ लागले रथ मातंग पर्वतावर चालला होता तिने खाली पाहिले घाईघाईने सीतेने अंगावरील एक वस्त्र फाडून त्यात अंगावरील अलंकार बांधून ते मारुतीकडे टाकले ती पुरचंडी हातात पडतात मारुतीने वर पाहिले सीता रामाचा धावा करीत होती तो मारुतीने ऐकला त्याला वाटले राक्षस कुणाची तरी स्त्री पळून येत आहे या स्त्रीचा पती तिचा शोध घेत येईल तेव्हा दागिने त्याला देव मारुतीने उड्डाण करून रावणाचा वेगाने जाणारा रथ पकडण्याचा प्रयत्न केला पण त्या रथाचा वेग इतका होता की पाहता पाहता तो रथ लंकेत गेला सुद्धा मारुतीचे उड्डाण फुकड सीतेचे अलंकार वस्त्राची खूण नल नीळ सुग्रीव जांबुवन हनुमंत या पाच वर्ण राणी जमिनीत करून ठेवली लंकेत गेलावर रावणाने सीतेला आपल्या वैभवाचे पराक्रमाचे खूप वर्णन करून सांगितले तिला वश करून घेण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवू लागला परंतु तिकडे लक्ष न देता सीतेने त्याची निंदा केली रावणाने विचार केला सीतेचे मन बदलेपर्यंत तिला अशोकनात ठेवावे त्रि जक्षसीसह अनेक राक्षसांच्या पाण्यातला त्याने अशोकवनात ठेवले सीतेला कोणी भेटू शकणार नाही अशी रावणाने व्यवस्था केली विषणाला मात्र ही गोष्ट आवडली नाही राक्षसीने अशोकवनात सीतेचा छळ करू लागल्या त्या अनेक प्रकारांनी तिला त्रास देऊ लागल्या रावणाला वश होण्यासंबंधी सांगू लागला पण सीतेने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही ती सारखी रामचिंतन करू लागली राक्षसणीपैकी श्रीजटा नावाची एक राक्षसीर मात्र सीतेची सखी झाली ती सीतेची समजूत झाली लागली अगं शोक करू नकोस राम लवकर येतील आणि तुला अयोध्येला घेऊन जातील अध्याय 15 समाप्त